भगवन त्याचे अनुसंधान राखावे फार दिवस वापरून जोडा फाटला की कि तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच तसेच शरीराचे आहे शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा एखादी शहाणी सुबरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे अडचणी आणि संकटे यांचे सुद्धा मजा वाटेल पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही तो उड्या मारेल बुड्या मारेल वाकडा तिकडा पोहेल तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत विषय जोवर ओळखले नाही, तोवरच ते आपल्याला त्रास देतात याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेऊन वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा परमार्थाच्या आड आपल्या आपणच येत असतो आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता तुझा आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावे आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे ही इच्छा तुझ्या कृपेशी पूर्ण होणे शक्य नाही तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेन तू मला आपला म्हण वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच